श्रीपादशे वल्लभ न हरि दत्ता या दिवांद सरस्वती सर्वे नात पाच श्रीपादशे वल्लभ न हरी दत्ता या दिगा वासुदेवांद सरस्वती दत्त महात्म्य अध्याय सत्तेचाळीसावा श्री गुरुदत्तात यदुला वाटले की हा ऋषी आहे तेव्हा त्याने, ते त्यान त्याने त्याला म्हंटले 24 गुरुपासून मिळाले ते ज्ञान मला सांगा त्याचे हे बोलणे ऐकून अवधूताला हर्ष झाला त्याने त्याला म्हटले मी सांगतो ते ज्ञान चित्त देव नाईक उंचावर जाण्यासाठी ज्याप्रमाणे शिडीची आवश्यकता आहे त्याप्रमाणे मोक्षाची इच्छा करणाऱ्याला सहनशीलता पाहिजे हे मी भूमीपासून शिकलो माणसे भूमीवर मलमूत्र टाकतात तिच्यावर थुंकतात परंतु ती त्यांच्यावर क्रूरता करत नाही तर त्यांना क्षमा करते ती मनाशी म्हणते स्वतःच्या दैवानुसार सर्व संस्कार घडत असतो तेव्हा हा दोष कोणावर कशाप्रकारे ठेवावा स्वयंभूश्वराने दैवानुसार हे प्राणी माझ्यावर ठेवले आहेत त्यांना दुसरा आधार नाही सर्व प्राणीमात्रांचे जीवन माझ्यापासून योजलेले आहे म्हणून ते मला खोजतात फाळतात जाळतात आणि पीक घेतात स्वतःच्या कार्यासाठी चालत असता जीव मला लाथा देतात असे जर मी म्हणावे तर त्यांनी जातांना पाय कोठे ठेवावे मी सर्वथा मातेप्रमाणे व हे जीव पोराप्रमाणे आहेत यांनी काहीही केले तरी ते मी हृदयात धरून उपयोग नाही मुलाला अंगावर घेऊन दूध पाजत असता त्याने लाथांनी मारले तर आई त्याला मुळीच मारत नाही बाळाला स्तन दिला असता बाळाने जर अंगावर मलमूत्र टाकले तर आई तात्काळ त्याला शिव्या देत नाही किंवा मारत नाही मीही तोच भाव धरते असे पृथ्वी मानते मीही तशीच क्षमा व सर्व सहन करतो मोक्षार्थाकडे दृष्टी देऊन सर्व सहन करावे जरी लोकांनी त्रास दिला तरी त्यांच्यावर क्रोध करू नये हेच महत्वाचे कार्य की धैर्य धरून धर्माची कास घट्ट धरावी हाच धर्माचा उपदेश आहे कोणी डोळ्यांनी दटावतात कोणी अपमान करतात कोणी अपशब्द बोलतात तर कोणी मारतात कोणी धाड घालतात कोणी अपहार करतात कोणी बडी मार देतात तर कोणी अंगावर थुंकतात प्रारब्ध तीन प्रकारचे आहे पहिले परिच्छा प्रारब्ध दुसरे स्वेच्छा प्रारब्ध व तिसरे अनिच्छा प्रारब्ध हा देह नश्वर आहे हे जाणून त्याला प्रारब्धाच्या अधीन करून आपण स्वतः साक्षीभूत होऊन राहिल्यास दुःख कोणाला होईल आपल्याला कोणी काट्याने टोचले तरी त्याच्यावर कोप करू नये जरी चंदनाने लिंपले तरी त्याचा हर्ष मानू नये कोणी असभ्य म्हणो कोणी सभ्य म्हण किंवा कोणी मूर्ख म्हणून आपण क्षमाक धरावी मानवाला सहन करण्याला जे फार कठीण असते तेच क्षमा अंगी धरणाऱ्याला सुसह्य होते हे खात्रीने जान। ज्याच्या अंगी ही क्षमा आहे त्याला ब्रह्मांडातही कोणी वैरी दिसत नाही तो दैवावर दृष्टी ठेवतो श्लोक असभ्यसभ्यता याती क्षमा यशे स्थिती सभ्योप्यसभ्यता याती क्रोधनोय क्षमोजिता अर्थ क्षमा हा गुण ज्याच्या अंगी आहे असा असभ्य सुद्धा सभ्यत्व पावतो उलट ज्याच्या ठिकाणी क्षमा गुण नाही असा सभ्यही असभ्य समजला जातो क्रोध हा घोर अंधकार आणि क्षमा हा देवलोक असे जो नर जाणतो तोच पार जाईल परोपकार करण्यासाठी हा जन्म आहे हाच स्वार्थ साधून नराणे कृतार्थ व्हावे हा गुण घेण्यासाठी मी वृक्षाला गुरु केला वृक्ष उत्तम गुणसंपादन करण्यासाठी व ज्ञान मिळविण्यासाठी पृथ्वीच्या पोटाचा भेद करतात त्याच्या प्रभाव जास्त असतो म्हणून ते नित्य उभे राहून परोपकार करण्यात सर्व जन्म घालवितात ते नित्य प्रसन्न असतात जरी पराधी नसले तरी आमरण परोपकार करतात वेगवेगळे पक्षी येऊन त्यांच्यावर बसून राहतात कित्येक वृक्षांच्या ढोलीत घरटी करून राहतात पण वृक्ष त्यांना हाकलून देत नाहीत वृक्ष कशाचे भय किंवा शंका बाळगत नाहीत गारवा व ऊन सोसतात पशूंनी त्यांचा पाला ओर बाडून खाल्ला तरी ते दुःखी होत नाहीत कोणी तोडतात किंवा उपटतात मुळ्या किंवा साली काढतात कोणी फुले तोडतात तर कोणी पाला नेतात कित्येक फळे तोडतात चीक नेतात तर कित्येक डहाळ्या तोडतात असे विविध प्रकारचे दुःख होता ते मनात ना आणता वृक्ष परोपकार करतच आपले जीवित घालवितात दुसऱ्यांना सुख देण्याचे काम ते जिवंतपणी तर करतातच परंतु मेल्यावरही लोकांना वृक्ष सुख देतात वृक्ष मुळांसह तोडतात त्याची लाकडे काढतात दारे बांधतात आणि यथेच्छ लाकडे जाळतात स्वयंपाक करायचा असेल तर तो लाकडा होत नाही लाकडांची राख झाली तरी तिचा उपयोग उत्तम पिकी येण्याकरता होतो वृक्षांचा असा सर्व प्रकारांनी उपयोग होतो त्यामुळे मनुष्याने आपल्या देहाचा उपयोग करावा वृक्ष ज्याप्रमाणे दमलेल्या सरूला विसावा देतात त्याप्रमाणे गृहस्थाने पांथस्ताला विसावा द्यावा वृक्ष थंडी वारा ओन सहन करून रस्त्यात उभे राहून आल्या गेलेल्याला आश्वासन देतात वाकडे तोंड करत नाहीत मनुष्याने तोच उपदेश घेऊन सुखदुःख सहन करून घरी आलेल्याचे स्वागत करावे खिन्न होऊ नये मनुष्याने दुसऱ्याची भोक तहान जाणून त्याची इच्छा आपल्या शक्तीची मर्यादा करून पुरवावी दैवयोगाने कदाचित जवळ संपत्ती आली तरी उन्मत्त होऊ नये ज्याप्रमाणे भरपूर फलसंपत्ती आदी तरी वृक्ष ताठा धरत नाहीत त्याप्रमाणे मनुष्याला इतर मदाहून संपत्तीचा मद मोठा असतो त्यापासूनच पुढे अनर्थ घडतो यासाठी मनुष्याने संपत्ती आल्यावर नमुन असावे हे वृक्षांपासून उत्तम रीतीने शिकून घ्यावे वृक्षांना फळे आली की ते शेंडे खाली करतात कोणी फळे तोडली तर चित्तात खिन्नता दाधरत नाहीत मी पर्वत ह्या गुरुपासून शिक्षण घेतले ते असे की पोटात सर्व संग्रह करून तो परोपकारासाठी ठेवावा पर्वताच्या पोटात रत्नांचा मोठ्या मोठ्या खाणी असतात त्यांचा लोकांना पुष्कळ उपयोग होतो त्याचप्रमाणे मनुष्याने प्रयत्नपूर्वक उत्तम विद्या साठवून ती लोकांना सांगावी तरच ते होते पर्वत ज्याप्रमाणे स्वच्छ पाण्याचे झरी आपल्या पोटातून सोडतो त्याप्रमाणे मनुष्याने थंड गोड व शांती देणारे शब्द मुखातून बोलावे पर्वत आपल्या अंगावर विविध गुहा राखतो म्हणून संत सज्जन त्यात आश्रम करून राहतात त्याप्रमाणे मनुष्याने मनुष्याला आश्रय द्यावा सत्संगती घडल्याने खात्रीने कल्याण होईल हे मी पर्वतापासून शिकलो हा संसार व्यर्थ आहे त्यात सत्संगती घडली तरच आपली एर चुकेल हेच सार आहे ह्याप्रमाणे पृथ्वी गुरु करून चतुरपणाने मी असा उपदेश घेऊन शांतपणाने राहिलो विरता अर्थात विरक्त मुक्ती पावतात असे मत आहे क्षमावृत्ती जरी अंगी स्थिर झाली तरी विरक्तपणा वाचून व्यर्थ अंगात क्षमा असूनही जर मनुष्य बहिर्मुखपणे विषय भोगत राहील तर तो विरागी होणार नाही मग योगी कसा होईल जो अन्य गोडी ना पाहता मिळेल त्या पदा आहाराने तृप्ती मानतो त्याला योग्यता येते हे वायूला गुरु केल्याने कळते प्राण हा देहातील वायू आहे त्याच्यापासून मी जे शिक्षण घेतले ते ऐक अन्न न मिळाल्यास प्राणवायू शिथिल होतो परंतु आहार मिळाला की तो रसाची अपेक्षा ठेवत नाही हे अन्न फार गोड आहे हे अन्न गोड नाही हे अन्न विरस आहे असा विचार प्राण कधीही करत नाही चावण्यासारखे जे अन्न मिळेल ते सेवन करून आपले व्यापार चालवून प्राणवायू प्रसन्न राहतो आपले खाद्य खाद्यदैव योगाने जे मिळेल त्यावर मन समाधानी ठेबले पाहिजे परंतु या भीतीने जर मनुष्य आहार सोडेन असे म्हणेल तर मनाला फार ग्लानी येईल आणि वाचेला विकृती येईल ही दोन्ही अर्थात मन व वाचा शून्य म्हणजे क्रियाहीन झाल्यास ज्ञान नासून जाईल मग अंथरुणावर पडल्यावर मुक्ती तरी कोठून मिळणार आनंदाचा खातो त्याच्या विक्षेप येऊन ध्यान मुळीच होत नाही रसना अर्थात जीभ सर्व रस जाणते तिच्या नादाला लागल्यास क्षणात परमार्थ मुक्तो व पुन्हा जन्म घ्यावा लागतो जो मनुष्य अन्नाची हे सरस हे विरस अशी पारख करतो त्याला अन्नात थोडे मीठ पडले किंवा थोडे जास्त पडले तर ते घासभरही गिळवत नाही मनुष्य अडाणी असो किंवा विद्वान त्याने जर रस जिंकला तर त्याला देहधारी ईश्वरच जाणावा विषयांना सर्वस्वी त्यागावे असेही करू नये ते आपोआप सुटले तरच ते उत्तम वैराग्य मनुष्याने इच्छा असता अगर नस्ता दैव योगाने भोग मिळाल्यास आसक्ती ठेवू नये ते वायूला गुरु केल्याने कळते वायू वाहत असता मार्गात शीत अथवा उष्ण भेटल्यास तेथे आसक्त होत नाही तसेच तो गुणदोषांनाही स्पर्श करत नाही त्याचप्रमाणे मनुष्याने शुद्ध स्वभावाने रहावे गुणदोष मानावे शीत व उष्ण ह्यात फिरावे परंतु कोठेही रमू नये श्रुती मार्गाला अनुसरून नित्य गमन करावे परंतु विटाळ लावून घेऊ नये जसा वायू निर्दोष असतो त्याप्रमाणे मनुष्याने देहामध्ये असूनही देहाचा अंकार सोडून द्यावाही त्यापासून वेगळा असतो त्याप्रमाणे जो बुद्धिमान देहधारी दैव योगे विषयभोग घेतले तरी स्वतःला वेगळा पाहतो तो, तो विषय संबंधांना चिकटून राहत नाही इतर मनुष्यांना विषय घेताना अलिप्तता कशी येईल तरी हे युता सांगतो ते ऐक कारणा घडत नाही विकल्प होण्यास प्रमाद हे कारण आहे मिळेल त्या प्रकाराने इतर व्यासंग सोडून स्वरूपाचे अनुसंधान ठेवल्याने अलिप्तपणा येते आतील व दोन्ही वायू जाणून मी शिक्षण घेतले रसाची आसक्ती सोडून दिली दुसऱ्या गुरुपासून मी हे शिक्षण घेतले आत्मा एकच चराचराला व्यापणारा निर्विकार व अचल आहे असे ज्ञान मी आकाशापासून शिकलो चराचर देहामध्ये आत्मा एकच आहे हे ऐक अनेक घड्यांमध्ये एकच आकाश भरलेले असते त्याप्रमाणे सर्वांचा साक्षी असणारा आत्मा हा जरी गुणात्मा भासला तरी तो जडात्मा नाही तर एकच सच्चीदानंदात्मा आहे हे सत्य असूनही आवरण असल्यामुळे मनात ठसून येत नाही म्हणून हा विचार करावा या विविध प्रकारच्या देहांना काल कर्म व गुण हे तीन हेतू आहेत आणि जोपर्यंत हेतू आहे तोपर्यंत हा भेद आहे हे तू लक्षात घे हे, हे नद्यांच्या पुराप्रमाणे सारखे चालले आहे जो मनुष्य यांचा विचार करत नाही तो ह्या पुरात वाहून जातो गुणांचा जो करतो त्याला लोक काळ असे म्हणतात राजा जन्मालाजेनिमित्त त्याला कर्म म्हटले जाते सत्व रज व तम हे जे तीन गुण त्यालाच उपादान म्हणतात ज्याप्रमाणे माती हे घड्याचे उपादान आहे त्याप्रमाणे या देहांना आधी नसतो असाच अंतही नसतो ते मध्येच भासतात त्याला कालकर्म गुण हे कारण आहेत चराचर देह हे कालकर्म गुण ह्यांच्या आधीनं आहेत हे, हे सिद्ध आहे म्हणूनच ते सर्व नश्वर समज राजा यदा कदाचित कर्म, गुण हे तिन्ही वेगळे झाले तर हा देह अकस्मात पडतो सर्व देह मेले तरी आत्मा मरत नाही अथवा मारत नाही तो आकाशाप्रमाणे व्यापक व एक आहे असे असल्यामुळे द्वेष्टा कोण व प्रिय कोण आत्मा हा एकच परिपूर्ण असा आहे तू म्हणशील की हे जे दिसते ते जन्ममरण कोण दूर करील त्याचे उत्तर असे की जोपर्यंत दृष्टी दोष तो आहे तोपर्यंत हे भासतात आकाशाच्या तळाशी मलिनपणा नसतो परंतु मुढाला तो भासतो तसे ही शरीरे भली दिसोत परंतु ती तेज अन्न व जल ह्या विकारांमुळे येतात व जातात ज्याप्रमाणे वायूच्या जोराने आकाशात ढग येतात व जातात त्याप्रमाणे सर्वांचे नियमन करणारा आत्मा एक आहे तो सर्व देहांना व्यापतो देह अनेक असले तरी हा प्रत्येक आत्मा एक आहे बरोबर तो हालतो व चालतो असे जरी भासत असले तरी तो हालत नाही किंवा चालत नाही असे मी जाणले देहाच्या योग्य आत्म्याला जो आकाराचा भास होतो तो घड्यामुळे आकाशाला आकाराचा भास दिसतो त्यासारखा आहे आकाश स्थिर आहे तरीही ते घड्याबरोबर चालते असे भासते परंतु तसे नसते ते ज्याप्रमाणे अचल त्याप्रमाणे आत्मा निश्चल आहे देह चालला तरी आत्मा आढळ व अभंग आहे वेद ज्याला असे संबोधतो तो, तो अप्रतिम आहे त्याला कोण हलवू शकेल बरे आत्मा निराभास आहे त्याचा नाश कोण करू शकेल ज्याप्रमाणे घडा फुटता आकाश फुटत नाही त्याप्रमाणे अविनाश आत्मा आहे तो फुटत नाही मृतिकेचा पिंड फुटतो त्याप्रमाणे पिंड मरतो तेव्हा आत्मा मरत नाही तो सदैव सुदृढ अखंड व अजन्मा असतो त्या आत्म्याचे अखंड चिंतन करणारा मनुष्य मृत्यूवर जय मिळवितो त्यापुढे यम हतबल होतो तो जो प्रत्येकात्मा तेच ब्रह्म असा विवेक मी केला त्याला तिन्ही देहांचा म्हणजे स्थूल सूक्ष्म व कारण देह यांचा संग नाही त्याचा भेद कोणीही करू शकत नाही खरा शिष्य हे जाणतो हे यजा आकाशाला गुरुकुणसे विज्ञान मी प्राप्त केले आणि एकणून घेऊन भयाचा त्याग केलापरमहंसप्रिवराजकाचार्यवर्य श्रीमत श्रीमत्सद्गुरुदेव श्रीमत्वासुदेवानंद सरस्वती विरचत्तमहात्मे श्री सप्तचत्वाशोध्याय श्री गुरुदेव दत्तार्पणस्तूशल्लभ नरे दत्ता सरासी वल्लभ नरे दत्ता